पुस्तक बदलतं विश्व 2020, लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील गोष्ट पहिली पायपीठ रघु कंपळीतून घरी आला तेव्हा मंदा भाकरी तापत होती मंदे मला वाट लवकर भूक लागली आहे जोराची थांबा जरास भाजी होते तोवर हातपाय धुऊन घ्या रघुने हातपाय धुतले जेवण केलं आणि मंदेला तो म्हणाला तुला कळलं काही मंदे कशाबद्दल अगं कंपनीत रस्त्यानं आणि लोकल मधी बी एका चर्चा चालू होती ते करोना म्हणतात ना काय तो करोना जर मने लई डेंजर हाय तवा दोन चार दिवसात गाड्या भी बंद होणं हाय काय आहो कसं व्हायचं मग आपलं काम भी जाईल काय तुमचं काहीच सांगता येत नाही मंदे पुढचे दिवस लई वाईट असणार असं दिसतय बघ मोठ्या मुश्किलीनं तुम्हालाही एक दीड वर्षाच्या कसोची नाही ही नोकरी लागली होती ना तीन चार महिने बी झाले नसतील आणि आता कसं व्हायचं अग तेच म्हणतोय मी मी, ही आपली छोकरी सात वर्षाची तिचं नाव बी याच वर्षी जवळच्या वर शाळेत घातलं आणि काय या रोगाने आपल्याला काय संकट येईल काहीच सांगता येत नाही जाऊ दे उद्याच उद्या पाहू असं म्हणत रघु झोपी गेला सकाळी उठून डबा घेऊन लोकल पकडण्यासाठी स्टेशनवर गेला तो एकच चर्चा लोकल बी तीन दिवसांनी बंद होणार आहे रघु विचार करू लागला म्हणजे कंपनी जात आहे ना नाही की काय कंपनीत पोचला कामाला सुरुवात केली नऊच्या चहाच्या चर्चेला एकच उत अरे कंपनीत मीटिंग झालू आहे कंपनी काही दिवसात बंद करणार आहे ते करोना काय का आहे ना तो पसरू नाही म्हणून रघु म्हणाला अरे पण आपल्या मुलाबाळांना कसं पोसायचं खायला कोण घालणार करोना नाही तर उपासमारी ना मरायची पाळी येईल आपल्यावर तो एकदम कावरा बावरा आणि चिंताग्रस्त झाला घरच्या परिस्थितीनं पार खंगून गेलेला रघु गेले, गेले काही महिने झाले असतील त्याला कंपनी लागून अन आता काय घेऊन बसलं काय करावं त्याला काहीच कळण्यास झालं कंपनी सुटल्यावर घरी आला गल्लीत एकच चर्चा चाललेली सगळेजण दास्तवले होते अगय मंदे घरात चला मंदा म्हणाली काय हो रोग होतो आणि काय होत त्यानं माणसाच नाही अगं मला तरी कुठे ठावाय नीट पण मी काय म्हणतो मंदे दोन तीन दिवसांनी कंपनी बंद पडली तरी भी आपल्याला घरात हाय ना व खायला काय दिवस आणि आठ दिवस बुडल बघा पण त्याच्यापुढे काय करायचं म्हणते मी या माझ्या पुरीला काही मिळेल न व खायला तू काही चिंता करू नको काहीतरी होईल मी काय म्हणतो मंदे माझं पासबुक काढ बर पेटीतून किती पैसे आहे ते तरी पाहतो घ्या आणि सांगा किती आहेत ते म्हणदे याच्यात फक्त सहाशे रुपये आहे एक एक सामान घेऊ घेऊ कसे राहतील शिल्लक आणि ते काय बिनकामात सामान घेतलं होय आलो ते रुच त्या कपड्या आलो होतो ना काय नाही लागत संसाराला तरी बी जे मुद्द्याचं तेवढंच घेत गेलो बघा मागच्या महिन्यात स्टो घेतला त्या जाळानं धुरानं खोलीत का आहे दिसायचं का आपल्याला आणि आपल्याला ठाऊक होतं का की आफत येणार आहे म्हणून मंदे मी तुला दोष देत नाही ग बाई पण आता कशी तरी काहीतरी सोय करावीच लागल बघ मी म्हणतो उद्या एवढे पैसे तरी काढून आणतो बघ चार घास दोघांनी कसे तरी पोटात ढकलले पोरगी रमाला खाऊ घातलं आणि अंथरून घालून झोपी गेले पण रघुला आता कशाची झोपेत होती त्याचं विचार चक्र सुरूच होत पोटा पाण्यावरच गदा येणार होती हातच काम जाणार होतं जे मोठ्या मुश्किलीने मिळवलं होतं पुढच्या महिन्यापासून दोन चारशे रुपये गावी पाठवायचं मनात ठरवलं होतं कोणी काही नीट सांगतही नव्हतं चार सहा महिनेच येऊन झाल्याने आजूबाजूला फारशी ओळखही नव्हती मदतीचा हात कुणी देईल का जादा त्याला आपली पडली होती निदान पंधरा दिवसाची नाही महिन्याची सोय करण्यात प्रत्येक जण गुंतला होता पहाटे उठून रघुकामावर गेला येताना पैसे काढण्यासाठी गेला तर तिथे तोबा गर्दी उसळली होती बँकाही बंद राहणार आहेत म्हणे एक एक धडाधड बंद होताना पाहून त्याच्या मनाचे दरवाजे घडाख्खड उघडत होते आणि जणू काही आवाज देऊन केविलवाने स्वरात विचारत होते रघु तुझा कसा होणार हो। आता म्हाताऱ्या आईबापाचे चेहरे आठवून हंबरडा फुडून रळराव म्हंटल तर मंदा आणि रमाला कोण बघणार आपल्याला धीराने घ्यायला हवं पाचशे रुपये घेऊन पई पई आता पुरवावं हो लागणार होता सकाळीच रघु मंदाला म्हणाला आज कंपनीतला शेवटचा दिवस परत कधी बोलावतील काय माई मी काय म्हणतो मंदे आपण इथं दुसरं काहीतरी काम बघू गावाकडे जाऊन तरी काय उपयोगाचं हाय तिथं काम नंदा नव्हतं म्हणूनच तर इथं आलो कुणाकडून काही पैसे उसने मिळतात का ते पण बघतो तो लगेच कंपनीत गेला कामातही त्याचे लक्ष लागेन मोठ्या कष्टाने मिळालेली नोकरी आणि आता घरी बसावं लागणार होतं बऱ्यापैकी ओळखीच्या जणूकडे त्याने उसणे पैसे मागून पाहिले पण त्यानेही आपली कर्मकथा सांगितली पुडे किती दिवस घरी बसावं लागणार हे माहीत नसल्यानं जो तो आपली पुंजी जपून वापरणार असल्यानं दुसऱ्याना देण्याचा प्रश्नच नव्हता तरी बी रघुने किसनकडे पैसे मागून पाहिले त्याने शंभरची नोट ठेवत रघुला म्हटले अरे रघु काही काळजी करू नको जातील हे बी दिवस निघून रघुला थोडस हायसं वाटलं ती शंभरची नोट जपून खिशात ठेवली स्टेशनवर आल्यावर कळलं की लोकलही आता उद्यापासून बंद रघू विचार करत घराकडे निघाला मनाशीच विचार करू लागला व उद्याचं दुसरं काही काम मिळतं का बघायचं घरी पोचला आणि मंदेला म्हणाला मंदे चाटा. टाक आणि काय सामान आणून टाकायचं ते सांग पटकन आणून टाकतो चहा घेऊन वाऱ्याकडे गेला तीनशे रुपयाचं सामान घेतला दुकान बी बंद राहणार आहेत असे त्याला कळलं पन्नास रुपयाच्या भाज्या घेतल्या आणि तो घरी आला मंदा बाकरी तापत होती आव आज आजूबाजूच्या बाया सांगत होत्या तोंडाला मासक काका काय का म्हणतात ना ते लावूनच बाहेर पडायचं म्हणे तोंडाला हात लावायचा नाही आणि हात साबुनी घडीघडी धुवायचे रघु म्हणाला हा मी आम ऐकले समध तो रोग होऊन परदेशातले लई लोक मरायला लागले आणि तिथून आलेल्या लोकांपैकी इथल्या लोकायला रोग व्हायला लागलाय म्हणून सरकारनं आधीच समज बंद केलंय ते खरं हाय पण आपल्यासारख्याना ते परवडण्यासारखं हाय काय रघूला तिची समजत होती साडेतीनशे रुपये खर्च झाले होते आणि अडीचशे रुपये फक्त उरले होते सकाळीच तो काम शुधायला घराबाहेर पडला तर काम तर नाहीच मिळालं आणि वरून आता घरी राम असं पोलिसांनी दटावलं कोणी भी घराबाहेर पडायचं नाही असं निक्षून सांगितलं दुकान भी बंद व्हायला लागली होती असं काही होईल याची पुसटची कल्पनाही नसताना एक मोठं संकट आपल्यावर आलंय आणि याला सामोरं जावंच लागणार याची रघुला जाणीव झाली रघु रिकामेळाताने घरी आला, आला। तेव्हा मंदाने काय ओळखायचं ते ओळखलं मंदे मला चहा नाही नाही नाही नको टाकू साक न पत्ती पुराय लागल मंदेला म्हणाला होईल पंधरा दिवसात सारं ठिक तोवर धकू कसावी आहो मी काय म्हणते रमाला तेवढं दूध पाजत जाऊ आपल्याला नसला चा आत नसला जेवणच करत जाऊ तेवढं आग तो करोना होऊ नये ना म्हणून चांगलं खायला बी पाहिजे म्हणे चांगली शक्ती पाहिजे म्हणे आव घरात काही असलं खाऊ ना जाऊ द्या एवढी चिंता काही कामाची नाही तू म्हणते ते बरोबर आहे मंदाने रमाला जेवाडे दिले तीही कावरी बावरी झाली होती काय माय माया शाळेला सुट्टीच राहणार आहे आता मला लय आवडती माझी शाळा घरी मला लय कंटाळा येतो मंदाजीला दप्तर देत म्हणाली घे आणि काढ नाही तर वाचत बस एकदोनं वाच रमा लिहू लागली आणि वाचू लागली आणि मध्येच म्हणाली माझी ती मैत्री ती पण नाही भेटणार आता आम्ही लय खेळायचो मज्जा आता गुमान बसायचे घरात रमे कुठं बाहेर जायचं नाही नाहीतर पोलीस ददा मारतो रमा गुपचूप बसली शाळा बुडविली तेव्हा तू मारायची आणि आता शाळेत बी जायचं नाही आणि बाहेर बी जायचं नाही आणि पुलीस भी मारतील माय सांग ना तिला मग उचलून घे कोरोनाची गोष्ट तिला तिच्या भाषेत समजावून सांगितली तेव्हा कुठे रमा चूप बसली रोज रोज नवनवीन गोष्टी कोरोनाच्या आजूबाजूकडून कळत होत्या दार सगळ्यांची बंद घरात बसून बसून रघूला वैता गाला होता घरात टीव्ही नव्हता मोबाईलही साधाच फोन करण्यापुरता एके दिवशी त्यांनी बापाला फोन लावला खुशाल ला आहेत ना ग कसलं खुशाल रे इकडे बी समध बंद आहे तुझ्या मायेचा पाय भी, माये भी लई दुखतो माझे बी गुडगे दुखतात थोडासा दाना घरात हाय तोच दळून आणलाय आणि ते खातोय बघ तुझे पैसे येतील असं वाटत होतं आणि हे नव सोमोवर राहिले म्हणाला काही चिंता करू नका लवकरच भेटेल बघा समज पंधरा दिवस कसे बसे काढले लोकल सुरूच होणार नव्हत्या आणि कंपनी बी आता मात्र रघु पार हबकला काय कराव त्याला काही सुचे दोन चार दिवस घरात पुरेल एवढं सामान होता, तेवढ्यात त्याला बातमी कळली की आपल्या गावाला जायला बस सोडणार आहे त्याला बरं वाटलं मंदे चल इथे किती दिवस असं चालल माहीत नाही आपण गावाकडे निघून जाऊ आव पण जाऊन तरी काय करणार अगं मी म्हणतो इथे राहून तरी काय करणार उपाशीच भरावं लागल नये त्यापेक्षा घरी गेलो तर निदार मायाबापासनी तरी आधार देता येईल ते कोणत्या हालतीत असतील काय माहीत मोबाईलचं चार्जिंग बी संपलं हाय पन्नास रुपयाचं टाकून आणतो मेडिकल त्यांच्याकडे असत ते असं म्हणून रघू मेडिकलवर गेला आणि पन्नास रुपयाचं चार्जिंग टाकलं त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते रविवारी मोजकं सामान घेऊन बसस्टँडच्या मैदानात मंदा व रमाला तो गावाकडे जाण्यासाठी पोहोचला त्याच्यासारखेच हजारो मजूर उत्तर प्रदेशात घरी जाण्यासाठी तिथे जमले होते अर्ध्या तासातच पोलिसांच्या वनच व्यान तिथे पोहोचल्या तुम्हाला कोणी सांगितल्या बनून घरी जा म्हणत लाठ्यांचा मार पोलीस देऊ लागले सर्वजण धावत सुटले रघूने रमाला कडेवर उचलले व मंदाचा हात धरत कसे बसे घर गाठले त्याच्याही पाठीत एक काठी पडलीच होती घरी येऊन किती वेळ दोघं नुसतीच बसून होती रमा या सर्व प्रकाराने भेदरून गेली होती ती रघुला म्हणाली आपण परत का आलो आजच्याकडं जायचं होतं ना आपल्याला रघुने सांगितले गाडीला गर्दी होती ना म्हणून नाही गेलो जाऊ आपण लवकरच ये इकडे असे म्हणत रघुने तिला मांडीवर बसवले हो तुझं एखादं गाणं म्हणून दाखवावं शाळेतलं तशी रमा पटकन दत्तराकडे धावत जाऊन पुस्तक घेऊन आली अण्णा आमच्या टीचरनी हे गाणं आम्हाला नाच करून शिकवले करून दाखव मी तसा नाच मंदाई तिथे येऊन बसत म्हणाली कर कर आम्ही बघतो लई छान करते तू रमा गाणं म्हणत नाचू लागली तेवढ्या वेळापुरतं का होईना दोघं दुःख पार विसरून गेली शाळेत मोठ्या हौसेने रमाला घातलं होतं आता शाळा बी होती की शंका वाटू लागली आता पुढे काय करायचं हा प्रश्न मोठा होता रेल्वे नाही बस नाही आणि गावाकडे जायचं कसं हा प्रश्न मोठा होता रघू मंदाला म्हणाला मंदे आपण पायत जाऊ गावाला काय काय ले का तुम्हाला या एवढ्याशा लेकराला घेऊन पाय किती दिवस लागतील पोचायला अगं मंदे पण काय इलास तरी घाय काय रेशन कार्ड बी नाही आपल्याकडे पाच किलो का काय तेवढं धान्य तसं मिळालं असतं खायला कोणी उष्ण द्यायला राजी नाही जो तो साठवून ठेवतोय मायबाप तिकडे काय खात असतील याची बी चिंता आहे मी काय म्हणतो आता धीर करून उद्या निघायलाच थोडेसे कपडे दोन चार पोळ्या घे बांधून आयाने ते उरलेलं पीठ 200 रुपये जायच तो मंदाचा काही एवढ्या दूर पायी जायचा धीर होईना आजपर्यंत शेतापर्यंत फक्त पायी गेलेले होते पण रघु मी तिथे था काहीतरी कामधंदा शोधी मायाबापाजवळ जायचं लई महत्वाचं आहे अशा वक्ताला असं म्हणून दोघं चार घास पोटात टाकून झोपी गेले पहाटे चारच्या सुमारासला रमाला उठवून तिचे हातपाय धुतले सगळ्यांनी तोंडाला रुमाल बांधले मास्कसाठी तरी कुठे पैसे होते त्यांच्याकडे आणि ते बोचक घेऊन कुलूप लावून घराबाहेर पडले पाच सहा तास चालत गेल्यावर एक टपरी त्यांना दिसली एक बिस्किट पुडा व चहा दोघांनी घेतला रमाला बिस्किट खाऊ घातलं आता दोन चार चालू आणि कुठेतरी मुक्काम करू आणि संघ आणलेल्या पोळ्या खाऊ असं म्हणत रघु रमाला कडेवर कधी पायी हात धरून चालत होता एवढीशी पोर चालून पार थकत होती पण बळेच दोघं तिला ओढीत समजावत पुढे चालत होती थो थोडे पुढे गेले तेव्हा आणखी पाच सहा लोक बी पायी चाललेली दिसल्यावर त्यांना जरा हायस वाटलं कुठे जायचं वगैरे विचारपूस झाल्यावर त्यांच्या गावापासून जवळच त्यांचंही गाव होत जगन त्यातल्या त्यात त्यांना धीर देत म्हणाला चला लव लव पोचू आपण आठ दहा दिवसात उठत बसत जाऊ मंदाच्या पोटात तर गोळा चाला आणखी आठ दहा दिवस असंच चालायचं जगन म्हणाला तू कोरोना पसरू नये म्हणून गाड्या बी बंद केल्या सरकारचं बी एक प्रकारे बराबरच हाय पण रघू म्हणाला काहीतरी सोय आपली करायला पाहिजे होती का नव तिथं काय उपाशीपोटी मरायचं का आपण चालत बोलत मात्र त्यांचा वेळही जात होता व अंतरही कापत होता, रमे चल माझ्या खांद्यावर म्हणत जगने तिला उचलून घेतले मंदा म्हणाली लई उपकार बघा जगन भाऊ तुमचे काही वेळाने रघुने रमाला खांद्यावर घेतले अंधार पडत चालला रस्त्याच्या कडेला एक झोपडी त्यांना दिसली बाजूलाच शेत सुद्धा होते रघुने झोपडीत आवाज दिला कोणले हाय का मदी? एक म्हातारी बाहेर आली रघुने व जगन्ने सर्व हकीकत सांगितली तिने सगळ्यांना पाणी दिले आणि म्हणाली या या या झाडाखाली जोपा चला, एक सतरंजी देते आणि खायला दोन भाकरी भी देते रघु म्हणाला नको आजी आम्ही सोबत आणलंय तेच खातो असं कसं एवढी चटणी आणि लोणचं तरी घ्या असं म्हणून तिने भाकरी चटणी व लोणचं दिलं सतरंजी आधरून दिली झाडाखाली सर्वांनी जेवण केलं सगळ्यांना कधी आडवं होऊन झोपू असं झालं होतं प्रमाणे दोन गास खातास्ती झोपली होती सकाळी उठून बादलीने विरजून पाणी काढून सगळ्यांनी हातपाय धुतले म्हातारीने चहा केला तिचा तो लोक बाजूच्या गावात गेलेला तेवढाच परत आला त्यालाही सार समजलं त्याने शेतातल्या ऊसाचे तीन चार दांडे काढून त्यांना दिले तेवढाच त्यांच्या पोटाला आधार मिळणार होता पहाटेच पुन्हा तीच पायपीठ सुरू झाली चार पाच तास चालल्यावर मंदा म्हणाली आठ तर कुठेतरी पाहिजे हा त्या झाडाखाली बसू आणि ऊस खाऊ घेऊ खाऊन रमाला उसाचे खाण रघुने करून खाऊ घातले रमा म्हणाली आन ना आ, आ तर अजून कधी लागेच गाव रघु म्हणाला येईल ग माझी बाळी तू लई शहाणी आहेस ना पायी चालायचं बाई पुन्हा चालणं सुरू दुपार टेळून गेली पण आता पोटाची आग भडकायला लागली होती दूरवर एक घर होतं मंदाने त्या घरात हाक दिली पुन्हा तीच कर्मकणी सांगितली घरातून त्या बाईनं चार पोळ्या आणि थोडी भाजी दिली पाणी दिलं सगळ्यांनी दोन दोन घास पोटात टाकले आणि पुन्हा पायपीक सुरू झाली गाठीशी असलेले दोनशे रुपयातून चहा पाण्यात पन्नास रुपये खर्च झाले होते घरापर्यंत दीडशे रुपये पुरवायचे होते रात्र होत आली की झोपायची चिंता त्यांना पडेल मग कुठे झाडा खाली नाहीतरच कडेला झोपण्याशिवाय पर्याय नव्हता एक एक दिवस त्यांना आ वासून उभा असल्यासारखा वाटत होता तोंडाला रुमाल बांधून ही पायपीट कधी संपणार म्हणून दररोज किती दिवस अजून चालावं लागेल याचा हिशोब रघु व गजान मांडत बसत जवळचा रस्ता कोणता ते विचारत चालत राहत एखादी गाडी आली था था का की हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करत पण गाडी भर निघून जाईल सोशल डिस्टन्स काय म्हणतात ना त्यामुळे गाड्या थांबत नाही रघु एकाला झालं की समजाच तो रोग होईल याची भीती काय भीतीन काय हा रोग म्हणत मंदाचा वयता घुन ती किती वेळ वळबळ करत पुढे चालत राहील मधूनच रबा, रस्त्यातच खाली बसून जाईल मग तिला फडफडत पुढे ने कधी रघु कधी जगन तिला उचलून घेत एवढ्याशा रमाचे मात्र आतोनात हाल होत होते एवढं चालण्याचं तिचं वयही नव्हतं आणि काही समजेल असं सांगूनही उपयोग होत नव्हता रघु आणि जगन म्हणू लागले आता तर कुठेतरी थांबलं पाहिजे मंदा म्हणाले समोरच एक घर दिसतंय तिथून थोडं पाणी घेऊन अंगणात चला जुन राहू मंदानं दरवाजावर थाप दिली एक बाई बाहेर आली इथं कशाला वाजवताय पुढे जा पण काकू तिनं मंदानं सगळी हकीकत सांगितली तिने हातावर चार पोळ्या आणि चटणी लोणचं दिलं चौघांनी बसून खाल्लं अंगणात एक अंथरायला सतरंजी घेऊन ती तिथे झोपली पडल्या पडल्या गाड झोप लागली रमा पाय दुखण्यानं झोपेतच विवळत असे पण अजून असेच चार पाच दिवस काढायचे होते सकाई चालायला लागायचं रस्त्यात चहा पाणी आणि बिस्किटचा पुडा घेत दुपारी कोणाकुढे तरी हात पसरून दोन गास पोटात ढकलायचे पुडा चालायला लागायचं मंदाने रघुला विचारलं एखाद्या गाडीला सगळे मिळून आडून थांबू की हे लेख रुखा एवढा चालू शकणार नाही तिचा चेहरा पाहिला का किती मलून दिसतोय तो रस्त्यातच पडेल आजारी करोना राहील बाजूला आणि दुसरंच उपाय घेऊन बसायची रघु म्हणाला तू म्हणती तसं कळून बघू बर पुढे गेल्यावर एक टेम्पो येताना दिसला सगळेजण रोडच्या मधोमध उभे राहून हात करू लागले त्या टेम्पोवाल्याला थांबावंच लागले। मंदा सांगू लागले। लई लहानपूर घ्याय आमच्याजवळ आणखी लई लांब जायचंय आमचं गाव लई लांब अजून आम्हाला तुम्ही जातो तिथल सोडा लई उपकर होतील तुमचे टेम्पोवाल्याला त्यांची दया आली मागच्या ट्रॉलीत त्यांना बसायला सांगितले दोन तासावर माझे गाव आहे तिथपर्यंत सोडवतो सगळे बसले आणि सगळ्यांना एकदम हायसं वाटलं सगळ्यांना डोळक्या लागल्या दोन तास केव्हा निघून गेले कळलेच नाही ड्रायव्हरने खाली उतरायला सांगितले सर्वांना उतरणे खूप जीवावर आले होते पण एवढे तरी बसण्याचे सुख मिळाले म्हणून त्याला लय उपकार झाले बघा तुमचे म्हणून सर्वजण त्यांच्या रस्त्याने चालायला ला लागले रात्रीला एका घराजवळ थांबून दोन भाकरी मागितल्या त्या खाल्ल्या व बाजूलाच एक पटांगण होतं तिथं सगळ्या झोपी गेले सकाळी उठताच पुन्हा तीच आता दोनच दिवस शिल्लक राहिले होते दहा वाजता एका हॉटेल जवळ थांबून चहा घेतला जवळ फक्त पन्नास रुपये होते त्या हॉटेलवाल्याला म्हणाले बाबा चहाचे पैसे आम्ही काही देऊ शकत नाही फक्त पन्नास रुपये आहेत आम्हाला अजून लई दूर जायचे अधूनमधून जगनने पण पैसे खर्च केले होते पण त्याच्या जवळचेही पैसे सपले होते हॉटेलवाल्याने सर्वांना चहा पाहला रमाला खाऊचा पुडा देत म्हणाला आव अशा वक्ताला नाही त्या कशाला नीट जा सांभाळून असं करत करत एक दिवसच राहिला होता तो मंदाची चप्पल तुटली रमाच्या पायाला फोड आले होते रघु आणि गजाननच्या पोट्या सुजून गेल्या होत्या सहाशे सातशे किलोमीटर पायी चालून जीवनातील भयान भीषणतेचा हा अनुभव मनसुन करणारा जरी होता तरी मोठ्या धीराने ते सगळे एकमेकांना आधार देत पार करीत होते पहाट झाली तशी रघुला आणि जगनला ही पहाट सर्वात सुखद पहाट वाढत होती मंदाला इतका आनंद होत होता की आता काही तासांनी आपली पायपीठ थांबणार रघुने रमाला खांद्यावर घेतलं आणि भराभर पायी निघाले रघु म्हणाला जगन माझ तर इचाराचा असा झालाय की पुन्हा मुंबईला जायचंच नाही गावात राहूनच काम नंदा पाहायचा मंदा म्हणाले मी काय एवढ्या वर्षापासून काय वेग सांगत होती वय अग पण मला वाटत होतं मला चांगली नोकरी लागून चांगला पैसा मिळेल रमाचं शिक्षण बी चांगलं होईल मायबापाला पैसे जगन म्हटलं तुझं म्हणणं मला बी पटतं पण गावात राहून आपल्याजोगं काम मिळालं पाहिजे ना ही पायपीठ म्हणजे आपलाच ने एक धडासा आहे बघ असं समजायचं याच्यातून एकच शिकायचं गावात राहून नुसतं पोट नाही भरायचं तर गावात राहून गावाच्या विकासाला भी हातभार लावायचा मंदा म्हणाली एवढं चुज्ञान कधीपासून आलं तुमच्यात घर चला आधी मग बघू मग जगनने रमाला उचलून घेतलं पाहिलं हे एवढंस लेकरू पण आपल्या बरोबर तिची बी किती पायफीट झाली लई गुणाची आई पोर नाही तर एवढा पोरं लोळून धिंगाना घातला असता रमा म्हणाली मी घरला गेल्यावर आजला सोडून कुठं जाणार नाही मला तुम्ही लई चालायला लावलं मी इथल्याच शाळेत जाईन इथली शाळा चालू असेल ना माय मंदा म्हणाली हो ग रमे इथं तू शाळेत दुपार होताच पुन्हा एके ठिकाणी मागून दोन घास पोटात टाकली चारच्या सुमारास चा मंदा म्हणाली आव चहा घ्या की इथं आता पैसेच नाही तर आपल्याकडं घर मी जवळ चाल आहे घरी गेल्यावर फक्क चा पिऊ या पायपिटीत रघू आणि गजाननची चांगलीच दोस्ती झाली होती दोघांनी काहीतरी काम शोधण्यासाठी पुन्हा भेटायचे ठरवले अखेर रघुचे गाव आले गजाननला आणखी पुढे जायचे होते त्याला निरोप देत रघु मंदावर रमा घरी पोचताच आजानं रमाला जवळ घेतलं मुका घेतला येगा गेक्रू माझं लई फरफड झाली ग बाई म्हातारीनं लागलीच दूध आणून चहा करून सगळ्यांना दिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाशी होते या संकटात निभवण्यासाठी एकमेकांना ते आता साथ देणार होते म्हातारी म्हणाली रघु काही काळजी करू नकोस होईल होईल काहीतरी पोटापाण्याची सोय मंदाबी म्हणाली आपण समजे मिळून करू काहीतरी नको ती मुंबईत तिथलं जीवन दोन गास इथं सुकाचे खाऊ आणि राहू गजानन दुसरे दिवशी आला तो म्हणाला अरे रघु शहरात लोक घराबाहेर बी पडत नाहीये मी म्हणतो पण त्यांना भाजी पाडायचं लागतोस ना माझ्याकडे सायकल आहे तुझ्या गावातून आणि माझ्या गावातून भाज्या जमा करू मंदा त्या भाज्या चांगले धुवून पॅकिंग करून ठेवत जाईल आणि आपण वाटत जाऊ रघु म्हणाल अरे मला बी गावात एक हातगाडी मिळेल त्यावर मी भाज्या जमा करत जाईन आणि तू जवळच्या तालुक्याला वाटत जाई बेस्ट आयडिया आहे बघ वाईट दुबी चांगलं होतं ना तेच हे आता पायपीट नाही पोटा पाण्यासाठी फक्त चार पाच तास काम करावं लागेल तेवढंच सायकलवर तर माणूस तेव्हाच पोचतो अर्धा अर्धा तासात पोहोचत जाईल गजानन म्हणाला बघ या पायपिटीनं एवढं तरी धडा शिकवला बघ रघुई म्हणाला खवरही तुझं गजानन परिस्थितीनं आपल्याला जो मार्ग दाखवला त्याचं चीज होईल आणि ही पायपीटही कायमची थांबल